पुस्तक मनुबाबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण सातवे सत्य लपत नाही बाबा बागेसाठी घेणार ना जागा कधी घेणार सोनीने विचारले घेणार आहे हल्ली त्याच खटपडीत आहे मनुबाबा म्हणाले आणि मनुबाबा खरोखरच त्या उद्योगात होते झोपडीच्या जवळच ते जागा बघत होते ज्या ठिकाणी सोनीची अनाथ मातावरून पडली होती ते ठिकाण बागेच्या मध्यभागी असावे अशी एक सुंदर उदात्त कल्पना त्या विनकराच्या ती मनात आली ती साडेतीन हात जागा बागेच्या मध्यभागी पवित्र राखू भोवती फुलांचे ताटवे लावू जनू सोनीच्या आईची समाधीच असे विचार मनुबाबाच्या मनात घोळत होते मनुबाबाने ती जमीन खरेदी केली पडिकत जमीन होती फार किंमत पडली नाही आणि संपतरायाने ती जमीन कमी किमतीत त्या म्हात्याला मिळावी म्हणून योजना केली संपतरायाचे सोनीवर प्रेम होते मधून ते मनुबाबांकडे पैशाच्या रुपाने मदत पाठवित असत मनुबाबांनी जी जमीन खरेदी केली तिच्या भोवती दगडांचे सुंदर कुसू घालून संपत संपतरायनं ठरविले त्या जमिनीजवळच दगडांची खाण होती तो जो खळगाव होता तिथेच ती खाण होती मजूर तिथे कामळं लागले दगड खणून काढू लागले तसेच तेथि जी दलदल होती तीही भरून काढण्याचे काम सुरू झाले मनुबाबाच्या बागेजवळ घाण नको गावाचे गटार नको संपतरायांची माणसे काम करत होती परंतु तिथे काम करणारे एकदम चकित झाले खंता खंता तिथे एकदम काहीतरी सापडले काय सापडले त्या दोन चाबड्याच्या पिशव्या सापडल्या मोहरांनी भरलेल्या पिशव्या आणि तेथे तो सोनेरी मुठीचा संपत्रायचा चाबूक सापडला तेथे एक मनुष्य पुरलेला असावा त्याची हाडे होती कोण तो मनुष्य परंतु तेथे एक अंगठी होती त्या अंगठीवर ठकसेनाचे नाव होते ठकसेन संपतरायाचा भाऊ ठकसेन तो का होता त्याने का मनुभावांच्या पिशव्या चोरल्या आश्चर्य पंधरा वर्षांनी गोष्ट उघडकीस आली गावातील सारी मंडळी त्या खडग्याकडे धावत आली लहान मोठी सारी माणसे तिथे जमली मनुबाबा सोनी साळूबाई सारी तिथे आली माझं सोनं माझं कष्टानं मिळवलेलं सोनं परंतु सोनीकडे हे सोनं फिकं आहे सोनीच्या लग्नासाठी सोनं आलं मनुबाबा म्हणाले परंतु इथं कसं दिगंबरायांचा मुलगा पडला त्या दिवशी गारांचा पाऊस होता गारांच्या मारानं ठला गेला असेल काळोखात हा खळगा दिसला नसेल पडला असेल खळग्यात वरून गारांचा मारा आणि खाली दगडावर आपटला असेल हा खळगा त्याच रात्री कोसळला दगड माती अंगावर पडून टक्सेन पुरला गेला गावातील सारा गाळाही पाण्याबरोबर आला असेल व तोळी आणखी अंगावर साचला असेल सृष्टीनं टक्सेनाला मूठ माती दिली आणि हा चाबुक, त्या दिवशी ती घोडी विकायला गेला होता घोडी तिकडे मरून पडली मग पैशासाठी इकडे येऊन त्याने चोरी केली असेल त्यावेळेस चाबूक हातात असेल परंतु देवाच्या मनात निराळच होतं एवढ्या मोठ्या घराण्यात असा कसा निपजला जगात असे अनेक प्रकार होतात मनुबाबाचे पैसे मिळाले चांगलं झालं म्हातारपणी काम करण्याची दगदग नको मनुबाबांना त्यांच्या प्रामाणिकपणाचं प्रेमाचं उदारपणाचं देवाने बक्षीस दिलं लोक म्हणाले इतक्याच संपतराय तेथे आले लोक बाजूला झाले त्यांनी तो मृत आकार पाहिला इतर वस्तू पाहिल्या ते गंभीरपणे उभे राहिले बाजाच भाऊ देव त्याला क्षमा करो मनुबाबा तुम्हीही क्षमा करा संपतराय दुःखाने म्हणाले संपतरायांनी त्या अवशेषा सागणी दिला सारे लोक परतले संपतरायाच्या घरी आले गावात चाललेली गडबड इंदुमतीच्या कानी आली परंतु सारा वृत्तांत तिला नीट कळला नव्हता संपतराय आले व खोरीत खिन्नपणे बसून राहिले काय आहे गडबड काय आहे हकीकत तुमचा चेहरा असा काळवणला का सांगा रा सारं इंदुमतीने विचारलं काय सांगू त्या विनकाचं सोनं पंधरा वर्षापूर्वी चोरीस गेलं होतं ते माझ्या भावानं चोरलं होतं पंधरा वर्षांनी सत्य उघडकीस आलं तुझ्या पतीचा भाऊ चोर निघाला चोराच्या भावाशी तू लग्न लावलंस माझ्यामुळं आमच्यामुळं तुला कमीपणा तुझं मायर मोठं घरंदाज थोर कुळातील तू माझ्याकडे आता तू आदराने पाहू शकणार नाहीस चोराचा भाऊ असं तुझ्या मनात येईल काय करणार मी असे म्हणून संपतराव केविलवाण्यादृष्टीने पाहू लागले थोड्या वेळ कोणी काही बोलले नाही नंतर इंदुमती पतीचा हात प्रेमाने आपल्या दोन्ही हातांनी धरून म्हणाली तुम्ही वाईट नको वाटून घेऊ तुमचा भाऊ असा निघाला त्यात तुमचा काय दोष घराण्याला थोडा कमीपणा येतो परंतु काय करायचं मामनजी आज हयात नाहीत हे एका दृष्टीने बरं नाहीतर त्यांच्या जीवाला फार लागली असती ही गोष्ट मी तुमच्याकडे भक्तीप्रेमानच पाहिन मला जगाशी काय करावायचं आहे माझं सारं धन म्हणजे तुम्ही तुम्ही वाज सर्वस्व तुम्ही निर्मळ व निष्पाप असलात म्हणजे झालं तुम्ही निष्कलंक असलात म्हणजे झालं का अशी का करता मुद्रा काय होतो तुम्हाला का, का डोळे भरून नका हो रडू म्हणाला इतके लावून नये घेऊ बाकी भावाला असा अपघाती मृत्यू यावा यासं वाईट वाटणारच परंतु आपला काय इलाज थोड्या वेळ कोणी बोलले नाही संपतराय गंभीरपणे म्हणाले इंदू आणखी तुला काही सांगणार आहे सत्य जगात केव्हा ना केव्हा प्रगट होतच मग सारा तुला सांगून टाकतो सांगा काय सांगायचे ती भीत भीत विचारते झाली इंदू तुझा पतीही निर्दोष नाही हा संपतराय निष्पाप नाही मी तुझ्याबरोबर लग्न करणं लांबणीवर टाकत होतो ही गोष्ट तुला आठवत असेल मी एका मुलीच्या प्रेमपाशात अडकलो होतो तिच्याजवळ मी गुप्तपणे लग्न लावलं होतं एका गावी एक घर भाड्यानं घेऊन तेथे तिला ठेवली होती ती मुलगी गरीब घराण्यातील होती आम्ही मोठ्या घराण्यातील बाबाने त्या मुलीशी लग्न लावायला कधी संमती दिली नसती मलाही उघडपणे त्या मुलीला माझी पत्नी म्हणून इथं आणण्याचं धारिष्ट झालं नाही समाजाच्या टीकेला मी भ्यालो खोटे श्रेष्ठ कनिष्ठ पदाचे भेद त्यांना मी बळी पडलो मनाने मोठा तो मोठा तो कोठे काय जन्मेना कुठे राहणारे गुलाब फुलला तरी त्याचा सुगंध दश दिशांना धावणारच परंतु मी भ्याड होतो त्या माझ्या पत्नीला माझ्यापासून एक सुंदर मुलगी झाली होती मी मधून मधून तिच्याकडे जात असे त्या सुंदर लहान अर्भकाला जवळ घेत असे माझी पत्नी मला नेहमी विचारी कधी नेणार घरी मी म्हणे नेईन लवकर परंतु ती निराळे झाली लहान मुल कळवर घेऊन माझ्याकडे येण्यासाठी ती निघाली असावी पायी यायला निघाली तुला आठवते का ती गोष्ट पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट मनुबाबांच्या झोपडीजवळ एक अनाथ स्त्री मिळेली आढळली इंदू तीच माझी पहिली पत्नी आणि मनुबाबांकडे वाढणारी सोनी हीच माझी मुलगी ती माझी पत्नी गावाच्या सीमेवर विष पिऊन मरून पडली पतीच्या नावाला कमीपणा का येईल तर मग मी या जगात कशाला राहू अशा विचारानं का तिनं मरण पत्करलं आणि ती मुलगी त्या विणकरला मी म्हटले की मी त्या अनाथ मुलीला वाढविल परंतु तो देईना ही माझी मुलगी आहे व ही मरून पडलेली अनाथ स्त्री माझी पत्नी आहे असा सर्व लोकांसमोर कबूल करण्याचं धैर्य मला झालं नाही इंदू असा मी आहे तुझ्यापासून 15 वर्ष सत्य लपवून ठेवलं परंतु आज सांगत आहे या पापी पतीला क्षमा कर तुझ्या प्रेमात आहे का इतकी शक्ती इंदू असे म्हणून त्याने डोके वाकविले इंदू थरथरत होती हकीकत ऐकताना क्षणोक्षणी तिची मुद्रा बदलत होती परंतु शेवटी तिच्या डोळ्यातून करुणा चमकली तिने पतीच्या मस्तकावरून हात फिरविला दोघे पुन्हा शांत बसली कोणी बोलले इंदू तू माझ्याकडे प्रेमाने अंतपर पाहू शकशील का माझा तिरस्कार नाही न ना करणार तुझं प्रेम थोर आहे तू मला पदरात घे गे। घेशील संपतरायाने एखाद्या मुलाप्रमाणे विचारले तुम्ही इतक्या वर्षांना का होईना परंतु माझ्याजवळ सत्य सांगितलं हा तुमचा मोठेपणा आहे नाहीतरी गोष्ट मला थोडीच कळली असती असो झालं ते झालं तुम्ही व मी आता अलग नाही पंधरा वर्ष एकत्र राहिलो तुम्हाला कशी तुच्छ मानू तुम्ही जणू माझे झाले आहात तुमचा तिरस्कार करणं मी माझाच तिरस्कार करण्यासारखं आहे जाऊ दे जगात निर्दोष कोण आहे पापाचा पश्चाताप झाला म्हणजे पुरे परंतु हे जर तुम्ही मला पूर्वीच सांगितलं असत, तर ती सोनी मी आपल्या घरी आणली असती आपण तिला वाढवलं असतं आपण तिचं कोडकौतुक केलं असतं आपल्या घरात तिनं आनंद पसरवला असता देवानं आपणास मूलबाळ दिलं नाही ते सुख आपणास नाही ती उडीव भरून निघाली असती मी तिला कुशीत घेतलं असतं तिला जेऊ घातलं असतं तिला न्हावू माखू घातलं असतं मातृसुखाचा आनंद मला लुटता आला असता परंतु आता काय असो आपलं नशीब असे म्हणून इंदू थांबली आपण मनुबाबांकडे जाऊ व सारं सांगू सोनीला घेऊन येऊ ती येईल संपतराय म्हणाला जाऊ त्यांच्याकडे ती म्हणाली आज रात्रीच तो म्हणाला